ओम नमो भगवते वासुदे सागराच्या पोटी, देपा याशिवाय ऐक्याने शरण न येता अर्जुना समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण आला खरा पण तो समुद्रच समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे मजही शरण रिघीजे आणि मला ही शरण यावायाचे आणि जीवपणानेच असायचे धिक्कार असो या बोलण्याला या बोलण्याची बुद्धीला लाच कशी वाटत नाही आगा प्राकृता हिराया आंगी पडे जे धनंजया ते दासी रुही कितया समान होय अरे अर्जुन एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो ती बटिक देखील असली तरी त्या राजाच्या बरोबरीची होते। होती विश्वेश्वर ग्रंथी न सुटे हे बोल नको वोखे कानी ला मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवाची ग्रंथी म्हणजे जीवदशेचे बंधन मात्र सुटत नाही असल्या ओंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस म्हण मी होऊनिमाते सेवणे आहे ते, ते करी हाता ते, सेवा ही ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी खातील परी न घेपेची काही केले देणे जेवी मग का ताकातून काढलेली लोणी ताकात पुन्हा घातले परंतु ते लोणी जसे ताकात काही केल्या मिसळत नाही तैसे अद्वै मज शरण रिघाली तुझ धर्माधर्म हे सहज लागतील त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यास तुला धर्माधर्मचे सहजच बाधक होणार नाहीत कारण तुझी सर्व कर्मे मद्रूप होतील लोह हो उभे खायमाती ते परिसाची संगती सोने जालया पुढती न शिवी जे मळे लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाली असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही हे असो का मथुनी घेतली या वन्ही मग काही कोंडोनी न हे राहुदे काष्ठापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनीही कोंडून राहत नाही अर्जुना काय दिनकरू देखता है अंधारू, की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू अर्जुना सूर्याला अंधाराची खबर असते का अथवा जागृत अवस्थेत स्वप्न भ्रम दिसेल का तैसे मजसी एकवटले मी सर्व रूप वाचून काही उरावया कारण असे त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे का तयाचे काही चिंतीन आपल्या तुझे पाप पु होईन म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्मा धर्माधर्माविषयी काही काळजी करू नकोस तुझे पुण्य व पाप मीच होईल पहा तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे ते माझ्या बोधी वायाणे होऊन जाईल तेव्हा माझ्याहून भिन्नपणे असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे ते म्हणजे द्वैतभाव रूपी पाप माझ्या बोधात नाहीसे होईल जळी पडील तुझ मी अनन्य शरण होई न तैस हे चतुर मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू तु, त्या तुला मी त्याप्रमाणे होईल म्हणजे तुझे सर्वच मी होईल ये तुले नि आईसया सुटलाची आहासी धनंजय घेई मज प्रकाशोनिया, सोडवीन न तू ते अर्जुना एवढ्याने तू आपोआप सुटलच आहेस तू मला चांगले प्रकाराने समजून घे म्हणजे मी तुला युक्त करीन या कारणे पुढती हे आधी नवा चित्ती मज एकासी ये सुमती जाण निशरण या कारणास्तव येथून पुढेही चित्तात तू चिंता बाळगू नकोस हे सुबुद्धी अर्जुना तू मला एकाला जाणून शरण ये ऐसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे सर्व दृष्टींच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहणारा आहे त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले मग सावळा सहू सा पसरव नि दक्षिण आलिंगिला स्वशरणू मग श्यामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला सर्व भक्तांचा राजा जो अर्जुन त्याला आलिंगन दिले न पवता जया काखे सुनी बुद्धी बोलणे मागवते वोसरले ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काकेत मारून माघारी परतली ऐसे जे काही एक बोला बुद्धी सी अटक ते द्यावया खेवाचे केले असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण ते अर्जुनास देण्याकरता देवानी आलिंगनाचे निमित्त केले म्हणजे वाचेला व बुद्धीला अगम्य असे जे ब्रह्मस्वरूप त्याचा अनुभव अर्जुनास आणून देण्याकरता देवानी आलिंगनाचे निमित्त केले हृदया हृदय एक झाले येनाचे वेळी व अर्जुनाचे हृदय एक झाले देवानी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवानी अर्जुनाला आपल्या सारखे केले दीपे दीप लाविला परिश्वंगू तो झाला द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास जरी ते दोन दिसतात तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला म्हणजे द्वैत म्हणजे देव भक्तपण न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतला तेव्हा सुखाचा मग पुरु आला जो धनंजय तेथ वाडू तरी बुडोनिया ठेला देव तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला त्या पुरात त्याच बरोबर देवाचाही सुखाचा पूर आला तो इतका मोठा होता की देव जरी सर्वशक्तिमान होते तरी बुडून राहिले सिंधू सिंधू ते पावो जाये ते पावणे ठाके दुना हो समुद्राला समुद्र जेव्हा भा मिळावयात जातो तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते वो पाणी दुप्पट होते व शिवाय भरणीला आकाशात वर चढतेना श्री नारायणे विश्व कोंदले त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघांना आवरत नव्हते ते कोणी जाणावे फार काय सांगावे नारायणाने विश्व कोंदुन भरले एवम वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारिक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले या प्रमाणे वेदाचे सूत्र रूपाने असलेले मूळ व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र ठिकाण असे जे गीता ते श्रीकृष्णाने प्रकट केले येथ गीता मूळ वेदा ऐसे के विपा आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्ध उपपत्ती सांगो येथे वेदाला मूळ गीता आहे हे कसे समजण्यात आले असे जर म्हणाल तर त्याचा कार्यकारण संबंध युक्तिपूर्वक सांगतो तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलिला स्वमुखे तर ज्याच्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाले तो सत्य श्रीकृष्ण जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक म्हणजे जाणून बुजून आपल्या मुखाने बोलला म्हणून वेदा मूळ भूत गीता म्हणो हे होय उचित आणि काही एकी येथ उपपत्ती असे म्हणून वेदाला मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे या म्हणण्यास आणखीही एक युक्ती आहे जे न नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जे थलपे ते तयांचे म्हणिपे बीज जगे जे स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते बीज असे जगात म्हणतात तरी कांडत्रयात्मकू शब्द राशी असे खू गीते माझी असे रुखु तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असत त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीते मध्ये सूक्ष्म रूपाने आहे म्हणून वेदांचे बीज श्री गीता हो य मज गमे आणि सहज दिसतही आहे म्हणून वेदाचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते सर्वांग कारण कि अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत तीएची कर्माधिके तिन्ही कांडे कोण कोणी स्थानी गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक तीच कर्मादिक तीन कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवतो ऐक तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात सांख्य शास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितलेलं आहे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र ये गीताशास्त्र ज्ञान प्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसरे अध्यायत सांगितलेले आहे मग अज्ञाने बांधले मोक्षपदी बैसावया साधना रंभूतो तृतीया ध्याई बोलिला मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनाचा आरंभ म्हणजे कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे कारण की देहाहंकारूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवानी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे परंतु त्या विहित कर्माचरण्यात चुका करू नयेत ऐसेवे कर्म करावे हा तिच्या भावाने कर्म करावे हा जो तिसऱ्या अध्यायात देवानी निर्णय केला ते या गीतेत कर्मकांड जाणावे आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल ऐसी अपेक्षा जालिया या बद्ध मुमुक्षुते आली देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली अशी इच्छा झाली असता व बद्ध मुमुक्षतेला आला असता म्हणजे पद्धपुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्या करता देवानी ब्रह्मारपण बुद्धीने कर्म करण्यास सांगितले आहे ते असे कि शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे जसे उत्पन्न होईल ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवानी सांगितले हे ची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे नि कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे ते विश्वरूप अकरावा अध्या व संपे जव तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा अकरावा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा म्हणजे ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले ते अष्टाध्यायी उघड जाणय देवता सांगत से आड मोडून बोले या गीतेमध्ये त्या आठ अध्यायात स्पष्ट देवताकांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे हे पडदा दूर करून मी स्पष्ट सांगतो आणि तेनेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे लच ज्ञान उद्बोधे कोवळे जे आणि उपासनाने प्रसन्न होऊन मिळवलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरुच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे म्हणजे अदृढ ज्ञान अनुभवाला येते ते, ते अद्वेष्टादी प्रभृतिकी अथवा अमानितवादी की वाढवी जे म्हणून लेखी बारा ते कवळे ज्ञान अद्व्या अध्याया अध्यायाची गणना ज्ञानकांड बारावा अध्याय आधी आणि पंधरावा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी तो बारावा अध्याय पहिल्यांदा धरून आणि पंधरावा अध्याय शेवटी करून या चार अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे म्हणू हिध्वमुळांती अध्यायी निरूपी जे म्हणून ऊर्ध्वमुल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय म्हणजे पंधरावा शेवटी धरून या चार म्हणजे बारा ते पंधरा अध्यायांनी या गीतेत ज्ञानकांड सांगितले आहे एव कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडीसवाणी कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोक रूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत हे असो कांडत्रयात्मक का श्रुती मोक्ष रूप फळ एक बोभावे जे आवश्यक म्हण हे राहू द्या हे तीन भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्ष फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करत आहे तयाचे नि साधन ज्ञानेसी वैर जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग छोडशी प्रतिपादि त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी सहा अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केला आहे ते आपल्या स्वरूप रुपी मुक्कामावर पोहोचवणारा शास्त्र रूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितलेला आहे तोच गीते या गीतेतील सतरावा अध्याय होय ऐसा प्रथमा लागोनी सतरावा लाणी करूनी आत्मनिश्वास विवरुनी प्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट सतराव्या अध्यायापर्यंत देवाने आपला निश्वास जो तो स्पष्ट करून दाखवला तया अर्थ ज्या अशेष केला तात्पर्याचा आवा तो हा अठरावा देखा कलशाध्याय त्या पहिल्या अध्यायापासून तो 17 अध्याया अखेर पर्यंत सतरा अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा शेवटला प्रमाणे श्री भगवत गीतारूपी गीता काव्य ग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदर्याने अधिक असलेला मूर्तीमंत वेदच आहे असे समज वेदू संपनु परी कृपणू ऐसा लागला वेद मूळचाच संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तीन वर्णांच्याच कानाला लागला म्हणजे वेद तीन वर्णांनीच ऐकावा अशी आज्ञा आहे ये भव व्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणी अनवसरू मांडूनिया राहिला आहे संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री स्त्रीशुद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्त राहिलं आहे तरी मज पाहत आहे मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भरतेणे सेव्य हो विचार केला मला आसे कि तो प्रकट नी गोनी मनी श्रवने ला गोनी का जपमीशे वसोनि कारण की पुढ़े संगित प्रमाण वेद सर्वान सेवन करोग से नहीं का हा गीता रूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लागून व जपाच्या म्हणजे पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून ये गीतेचा गीता लिहो नि पुस्तक मिशे गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या सांगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे ऐस ऐसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्षसुखाची अशा निमित्ताने चुद्ध मोक्षसुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेत घालित आहे परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रविटावया आवारु नभ परंतु अंतरिक्षात विहार करण्यास पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसे आकाश आहे तेम ऐसे नीबवीत ते जगा त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणारा विषयी उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते या लागी मागी लकुटी गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला या करता मागील अपवादाला भ्यून वेद हा गीताच्या पोटात चिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे मनोनी वेदाची सुसेव्यता तेहे हे मूर्त जाण श्री गीता श्री कृष्णे पंडू म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तीमंत रूप ते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशलेली गीता आहे परिवत्साचे हो पांडवांचे निशे जगदुद्धरण परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुपते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला चातकाची ये कनवे मेघू पाणी ये सिधावे तेथ चराचर आघवे निवाले जेवी चातकाच्या दयेने मेंठ जसा पाणी घेऊन धावून येतो तेव्हा जसे सर्व स्थावर जंगमात्मक जग शांत होते का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा हि सुखिय होईजे डोळा त्रिभुवनीचा अथवा अनन्य गतीच्या कमळा करता सूर्य वेळोवेळी उदयास येतो कि त्याचबरोबर त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्याने जगाचे त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने गीता प्रकट करून जगाचे जन्म मरणा एवढे ओझे दूर केले सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा जगती सूर्यू नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा सर्व शास्त्र रुपी रत्नांचे तेज प्रगट करणाऱ्या हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्यच नाही ग बाळ पवित्र जेथीचा पार्थू या ज्ञाना जेणे गीता केले शास्त्र आवारू जगा जो अर्जुन या गीतारुपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने शास्त्र रुपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे हे असो मग ते सद्गुरु पार्थाचे मिसळणे आणी द्वैत हे मग त्या सद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत आणले म्हणजे अर्जुन देहबुद्धीवर आला पाठी म्हणत असे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येणे देवा आपुलिया कृपा नंतर देव अर्जुनाला म्हणाले अर्जुना हे गीताशास्त्र तुझ्या अंतकरणाला पटले ना देवा अर्जुन म्हणाला देवा आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले तरी निधन जोडावया भाग्य घडे गा धनंजया परी जोडीले भोगावया विपाये होय तर अर्जुना ठेवा प्राप्त होण्याचे भाग्य असते परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते क्षीर, क्षीर समुद्र एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवाना व दैत्यना कितीतरी सायस पडले ते फळा आले जे अमृत हि डोळा देखील परीवरी चुकले जतने ते या केलेल्या कष्टाला देखील फळ आले कारण कि त्यांनी म्हणजे देव व दानव यांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करण्यास ते चुकले तेथ अमर गरिले ते मरणाची लागी झाले भोगो नेणता जोडले ऐसे आहे जेव्हा जे अमृत अमरत्व येण्याकरता वाढले ते अमृत दैत्याना मरणाला कारण झाले म्हणजे असे उलट परिणामाला कारणीभूत होते नहु शु स्वर्गाधिती नैनसी काई नहु स्वर्गाचा राजा म्हणजे मालक झाला होता परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली तेव्हा तो सर्पत्वाला पावला हे तुला माहित नाही का म्हण बहुत पुण्य केले तेने धनंजय तू पुष्कळ पुण्य केलेस त्यामुळे आज गीत रुपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास तरी ययाची शास्त्राचे निप्रदाये पांघुरवने शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो। तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकरून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण करणार आहो ए सारी खे होईल अर्जुन जरी रि घर अर्जुना संप्रदाया शिवाय जर तू या, या शास्त्रार्थाचे अनुष्ठान कराव्यास लागशील तर अमृत मंथना सारखी स्थिती होईल गायधड जोडे गोमटी ते ते पिवो किरीटी जै जाणी हातवटी सांजवणीची। गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येईल की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळेल तैसा स्री गुरु श्री गुरु प्रसन्न होये शिष्य विद्याही हि किरला है परिते फळे संप्रदाये उपासिलिया त्याप्रमाणे श्री गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ते फलद्रूप होईल शास्त्री जो ए, संप्रदायो आहे तो ऐका आता बहुवे आदरेसी म्हणून या गीता गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक आहे श्लोक सदुसष्ट इदम ते ना तपस्काय नाभक्ताय कदाचन तपोहीन जो, है इच्छा करत नहीं, वो जो निंदा करतो। त्याला हे ज्ञान कधीही सांगू नये तरी तू वा हे जे पार्था गीता शास्त्र लागावे नाहो तर अर्जुना हे जे गीताशास्त्र तुला आस्थेने प्राप्त झाले आहे ते तपोही मनुष्याला मनुष्य तपी असेल परंतु जर गुरुभक्ती मध्ये तो ढिला असेल तर वेदाने जसा अंत्यजाचा त्याग केला आहे तसा त्याचा त्याग कर ना पुरोडा शू अवशेष म्हणजे प्रसाद घालीत नाहीत त्याप्रमाणे जो गुरु भक्ती हीन असेल तो मग कितीही मोठा तपी असे ना का त्या मनुष्याला हे गीताशास्त्र सांगू नकोस का तपही जोडे देही भजे गुरु देवांच्या ठाई परी आकर्णनी नाही एखाद्याने, शरीराने तपही केले आहे वो तो गुरु व देव यांच्या ठिकाणी बसतोही आहे पण त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तरी मागील दोन्ही उत्तम हो य्या श्रवणाला गी योग्य नोहे तर तो मागल्या दोन गुणात या जगात खरोखर उत्तम असेल परंतु तो या गीता श्रवणाला योग्य नाही मुक्ता फळफल तसे हो परी तव गुण प्रवेशे तेथ काय मोती वाटेल तसा उत्तम असेल परंतु त्याला जर वेज म्हणजे बीळ नसेल तर त्याच्यात सूत म्हणजे सोन्याची तार प्रवेश करेल का सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे परिवृष्टी वाया जाये झाली तेथ समुद्र गंभीर आहे हे कोण नाही म्हणतो परंतु त्या सागरावर पाऊस पडला तर व्यर्थ जातो धालिया दिव्यांना सुवावे मग जे वायावे आरती का न करावे उदारपण तृप्त झालेल्या मनुष्याला दिव्यांना वाढून मग ते व्यर्थ घालावे त्याऐवजी ते भुकेल्या मनुष्याला उदारपणे का देऊ नये म्हणून योग्य फलतैसे हो तू परी चाड नसे तरी झणे वा दे म्हणून इतर बाबतीत वाटेल तसा योग्य असो परंतु त्याच्या ठिकाणी जर गीता श्रवणाची चाड नसेल तर त्याला चुकून सहज देखील गीता सांगू नको सूपाचा तेथ जे माने ते फळा तेथे ते रूप विषयाला चांगला जाणणारा डोळा पुढे करून काय उपयोग म्हणून जेथे जे, जे योग्य असेल ते तेथेच फळाला येतील ते। म्हण तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती वरी श्रवणी अनासक्ती बाळावेची म्हणून अर्जुना ज्यांना गीता सांगावयाची ते तपस्वी व गुरु भक्त आहेत हे तर पहावेच पण त्यांच्या ठिकाणी गीता शास्त्र श्रवणाविषयीची अनावट असेल तर त्यांचा त्याग करावाच ना तरी तप भक्ती होऊन श्रवणी आरती आधी ऐशी हि आयती देखसी जरी अथवा तप व गुरुभक्ती असून गीता श्रवणाच्या ठिकाणी उत्कट इच्छा आहे अशी सामग्री जरी तू पाहिलीस तरी गीताशास्त्र निर्मित जो मी सकळ लोकशास्त्र तया माते सामान्यत बोलेल जो तरी पण गीताशास्त्र निर्माण करणारा व सर्व लोकांचे नियमन करणारा जो मी त्या मला जो यष्टीत म्हणून समजेल माझ्या सज्जने सीमाते पैशुन्याचे निहाते एक आहाती तया म्हणा माझ्या भक्तांना व मला दुष्टपणे बोलणारे असे जे कोणी आहेत त्यांना तू गीताशास्त्र देण्यास योग्य समजू नकोस तयांची एर आघवी, सामग्री ऐसी जाणावी दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी माझ्याविषयी व माझ्या भक्तांविषयी त्यांची पूज्यबुद्धी नसेल तर त्यांची असलेली इतर सर्व सामुग्री म्हणजे दिव्या वाजून रात्रीची जशी ठाणवई असते तशी समजावी